पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण दुसरे बॅरिस्टर गांधीजींनी अठराव्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा पास केली त्यानंतर लगेचच लगे ते कायद्याचं शिक्षण घ्यायला लंडनला गेले त्यांच्या मोदबनिया समाजातले परदेशी जाणारे ते पहिले गृहस्थ इनर टेम्पलमध्ये प्रवेश घेतल्यावर गांधीजींच्या असं लक्षात आलं की कायद्याच्या परीक्षा दणं फारच सोपं आहे जेमतम दोन महिने नोट्स वाचून कितीतरी लोक परीक्षा पास होत होते गांधीजींना नोट्स वाचून परीक्षा दक्षण काही पटलं नाही त्यांना ती फसवणूक वाटली त्यांनी परीक्षेला असलिली पुस्तकं मुळातून वाचायचं ठरवलं आणि त्यासाठी बरेच पैसेही खर्च कल कॉमन लॉचूड खंड वाचण्यासाठी त्यांना नऊ महिने कसून अभ्यास करावा लागला तिन शिकल आणि रोमन लॉची मूळ पुस्तकं वाचून काढली बॅरिस्टर्सनं त्या काळी डिनर बॅरिस्टर्स म्हणत कारण त्यांना तीन वर्षात 12 टम्स करावे लागत आणि किमान बहात्तर मेजवारांना उपस्थित राहावं लागेल या महागड्या जीवनांचा खर्च विद्यार्थ्यांनाच करावा लागत असे गांधीजींना अशा मेळाव्यात मिसळण्याची सवय नव्हती त्यांना वाटायचं की बॅरिस्टर होण्याशी जेवणाचा ऐन वाणी काय संबंध आहे तरीही त्यांना जेवणाला जावं लागलं ते शाकाहारी होते आणि मध्य घेत नसत त्यांना सगळे पदार्थ खाता यायचे नाहीत आणि मद्य ते घ्यायचे नाहीत त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ते जोडीदार म्हणून हवे असत ही जेवणं आणि हे वाचन यातूनही गांधीजींचा बुजरेपणा गेला नाही खटला चालवताना पुस्तके ज्ञान कसं वापरावं ते त्यांना कळेना एका इंग्रजी वकिलानं त्यांना म्हटलं की प्रामाणिकपणा आणि मेहनत या गोष्टी चांगला वकील होण्यासाठी पुरेशा आहेत याच गुणांवर पुरेसे पैसेही मिळवता येतात यामुळे गांधीजींना हुरूप आला कायद्याचा तीन चित्रथंश भाग तर सत्यघटनांनी व्यापलेला असतो खटल्याच या भागाकडे लक्ष दिलं की बाकीचा कायदा पाहून घेतो त्या ब्रिटिश वकिलांनी असंही सांगितलं की त्यांनी इतिहास आणि सामळज्ञानाची पुस्तकं वाचावीत गांधीजींनी हा सल्ला मांडला इंग्लंडांमध्ये थोडा काळ गांधीजींनी स्मार्ट इंग्रजी सद्गृहस्थ बनण्याचा प्रयत्न केला त्यांनी योग्य प्रकारे उच्चार करणं भाषण करणं नृत्य करणं व्हायोलीन वाजवणं आणि सूट बुड घालणं याचा सराव केला लंडनमधल्या सर्वात फॅशनेबल दुकानातून त्यांनी महागातला सूट खरेदी केला आणि सोन्याची घड्याळची साखळीही घेतली ते उंच टोप्या आणि टाहीही वापरायचे तरुण स्त्रियांबरोबर ते मैत्रीही करायचे हळूहळू त्यांचं जीवन आरामाकडे आणि चेनीकडे झुकू लागलं काही महिन्यांनी त्यांच्या लक्षात आलं की आपण फारच वेळेपणा करत होतो या महागड्या सवयीमुळे ते आपल्या मोठ्या भावावर पैशांचं ओझ टाकत होते ते इंग्लंडला कायदा शिकायला आले होते ब्रिटिश माणसासारखी राहणी शिकायला नाही ताबडतोब त्यांनी आपली राहणी बदलली त्यांनी एक कमी वाड्याची खोली घेतली स्टोव्ह घेतला आणि स्वतः स्वतःचा नाश्ता रात्रीचं जेवण तयार करायला सुरुवात केली दुपारचं जेवण ते स्वस्त शाकाहारी उपगृहात घ्यायला लागले आणि वाहनांचा खर्चही त्यांनी बंद केला गांधीजी रोज आठ ते दहा मैल चालत असत इंग्लंडमध्ये बत्तीस महिने राहिल्यावर योग्य वेळी ते बारिष्ट झाले दोन दिवसांनी ते भारतात बोटीनं परत जायला निघाले भारतात पोचल्यावर त्यांनी मुंबईत भड्याचं घर घेतलं आणि स्वयंपाकी ठेवला आता ते हायकोर्टात नियमितपणे जात आणि खटले कसे चालतात त्याचं निरीक्षण करत कोर्टाच्या वाचनालयात ते बराच वेळ बसत भारतीय कायद्याची पुस्तकं त्यांनी वाचली त्यांचा पहिला खटला अगदी साधा होता त्यांना त्यासाठी ती, तीस रुपये फी मिळणार होती बावीस वर्षाचा हा तरुण अननुभवी बॅरिस्टर जेव्हा बोलायला उभा राहिला तेव्हा एकदम त्याचं अवसान गळालं डोकं भनभणायला लागलं तोंडातून शब्द फुटेना लाजीरवास्थेत त्यांना कोर्टातून निघून जावे लागलं नंतर त्यांनी पुन्हा त्या कोर्टात खटला चालवला नाही एकीकडे खर्चाचा डोंगर जमत होता आणि कमाई जवळजवळ शून्य त्यांना दावे लिहिणं चांगलं जमत होतं पण ते बॅरिस्टरचं काम नव्हतं आणि त्यातून पुरेसे पैसेही मिळत नव्हते सहा महिने हा अनुभव घेतल्यानंतर गांधीजी राजकोटला घरी परत गेले तिथे भाऊ होता आणि इतर कुटुंबही होत त्यांच्या भावाला खात्री होती की हा आपला इंग्लंडहून शिकून आलेला बॅरिस्टर भाऊ यशस्वीपणे व्यवसाय करेल, पण त्यांची घोर निराशा झाली गांधीजींना फारच वाईट वाटलं राजकोटला नवीनच प्रश्न उभा राहिला जे वकील त्यांना खटले देत त्यांना नियमाप्रमाणे पैसे द्यावे लागत गांधीजींना असं कमिशन द्यायला नकार दिला त्यांच्या नीतीमध्ये ते बसेना भावानं मध्यस्थी केली आणि गांधीजींनी समजोता केला त्यावेळी गांधीजी दर महिन्याला तीनशे रुपये मिळवत होते पण या कामात त्यांना आनंद वाटत नव्हता आणि आजूबाजूचा खोटेपणाही पटत नव्हता यामुळे सुदैवानं त्यांच्याकडे दक्षिण आफ्रिकेतल्या एका श्रीमंत मुसलमान व्यापाऱ्याचं चा काम चालून आलं त्यांना या कामाबद्दल एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये मिळणार होते शिवाय पहिल्या वर्गाचं जाण्या येण्याचं भाडंही मिळणार होतं त्यांनी हे काम स्वीकारलं आणि आफ्रिकेत जायला निघाले त्यांचं जहाज झांझीवारला पोहोचलं तिथे कोर्टाचं काम कसं चालतं हे पाहायला ती गेले हिशोबाच्या संदर्भातले अनेक प्रश्न त्यांच्या लक्षात येईनात ते आफ्रिकेला ज्या घडण्यासाठी आले होते तो मुख्यतः हिशोबाच्या संदर्भात होता गांधीजींनी मग अकाउंटिंगचं पुस्तक आणलं आणि काळजीपूर्वक वाचून काढलं दरबणला पोचल्यावर तिसऱ्या दिवशी गांधीजी कोर्टात गेले तिथल्या न्यायमूर्तींनी त्यांना त्यांची पगडी काढायला सांगितली गांधीजींनी पगडी उतरवायला नकार दिला आणि ते बाहेर पडले दक्षिण आफ्रिकेत पाऊल टाकल्यापासून ते पाहत होते गोरे लोक भारतीयांना वाईट वागणूक देत होते त्यांचं तिथे स्वागत नव्हतं आणि त्यांच्यावर हमाल बॅरिस्टर असा शिक्का पडला या अपमानांनी ते अस्वस्थ झाले दादा अब्दुल्ला गांधीजींचे अशीर होते त्यांच्याकडून त्यांनी सर्व तपशील समजावून घेतले आणि प्रकरणाचा सखोल अभ्यास केला त्यांनी असा विचार केला की दोनही बाजूंनी वकिलांवर फार खर्च केला तर त्यांचं फार नुकसान होईल आपल्या आशिलाचे पैसे खर्च करून आपण ते मिळवणं आणि मानाचं स्थान मिळवणं त्यांना पटलं नाही त्यांचा असा विश्वास होता की कायद्याचा सल्लागार म्हणून दोन्ही विरुद्ध बाजूंना एकत्र आणणं हेच त्यांचं खरं काम होतं न्यायालयाबर हे प्रकरण मिटवावं आणि दुसऱ्या बाजूच्या लोकांना भेटण्याचा त्यांचा आग्रह होता दादा अब्दुल्लांची याला तयारी नव्हती तेव्हा गांधीजी म्हणाले आपण जे विश्वासानं मला सांगितलं आहे ते कोणालाही कळणार नाही याची खात्री बाळा त्यांनी समेट करावा यासाठी मी फक्त त्यांना सुचवीन गांधीजींनी मध्यस्थी करूनही हे प्रकरण वर्षभर टांगून राहिलं गुंतागुंदीची प्रकरणं उत्तम वकील कसे हाताळतात ते अभ्यासण्याची गांधीजींना संधी मिळाली त्यांनी पुरावे तयार केले दोन्ही बाजूंचं समाधान होईल अशा प्रकारे खटल्याचा समेट झाला पण गांधीजींना मात्र या व्यवसायाबद्दल घृणा निर्माण झाली दोन्ही बाजूंच्या समर्थनाचे मुद्दे कायदा उभे करू शकतो आणि खर्च वाढत जातो डर्बनच्या न्यायालयात गांधीजींनी वकिली सुरू केली तेव्हा बालसुंदरम नावाचा कामगार तिथे आला त्याचे कपडे फाटले होते आणि पुढचे दोन दात पडले होते त्याच्या गोऱ्या मालकांनी त्याला मारलं होतं गांधीजींनी त्याला शांत केलं त्याला गोऱ्या डॉक्टरकडे उपचारसाठी नेलं आणि त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे तसं प्रमाणपत्र मिळवलं बाळसुंदरमचा खटला त्यांनी लढवला आणि जिंकला त्यानंतर त्याला चांगला मालक मिळवून दिला या घटनेमुळे गरीब भारतीय कामगारात ते एकदम लोकप्रिय झाले दीन दुबळ्यांचा रक्षण करता म्हणून त्यांची किर्ती भारतपर्यंत पोहोचली त्यानंतर लोक त्यांच्याकडे निराधार लोकांचा मित्र म्हणून पाहू लागले एक वर्षाचा अनुभव घेतल्यावर गांधीजींचा आत्मविश्वास वाढला काही वादविवादानंतरच कुली बॅरिस्टरला नाताळ सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्याची परवानगी मिळाली गोरे वकील यांना प्रकरण देत नसत याशिवाय त्यांनी स्वतःच आपल्या वकिलीत काही अडथळे निर्माण केले काही मर्यादा घालून घेतल्या वकिली व्यवसाय हा खोटेपणाचा व्यवसाय नाही हे सिद्ध करण्याचा त्यांचा निर्धार होता त्यांनी स्वतः कधी काही खोटं सांगितले नाही आणि कधी खटला जिंकण्यासाठी खोटे साक्षीदार तयार केले नाहीत अशिल जिंकलं किंवा हरलं तरी ते कायम ठरलेली फी घेत असत कोणी फी दिली नाही तर ते कधी अशिलाला स्मरणपत्र पाठवत नसत वैयक्तिक रागामुळे ते कोणावर खटला भरत नसत त्यांच्यावर दक्षिण आफ्रिकेत चार वेळा हल्ला झाला तरी त्यांनी हलेखोरांना कोर्टात खेचलं नाही आणि त्यांना शिक्षा दिली नाही त्यांच्या 20 वर्षाच्या वकिलीत शेकडो प्रकरणं त्यांनी न्यायालयाबाहेर मिटविली एकदा एक खटला चालवताना त्यांच्या लक्षात आलं की अश्विल अप्रामाणिक आहे मग पुढे तो खटला चालविण्याऐवजी त्यांनी न्यायमूर्तींना खटला रद्द करायला सांगितला आणि अशिलाला खोटं प्रकरण आणल्याबद्दल समज दिली गांधीजी एकदा म्हणाले होते कमी दर्जाचा वकील म्हणून मी वकिलीला सुरुवात केली माझ्या आशिलांचं माझ्या वकिलीच्या कौशल्याबद्दल काही फार चांगलं मत नव्हतं पण त्यांनी पाहिलं की काही झालं तरी मी खरं तेच बोलतो तेव्हा ते माझ्यापाशी राहिले त्यांच्याकडे अशा प्रकारे आलेले लोक त्यांचे मित्र बनले आणि सहकारी बनले गांधीजींचं व्यवसायातल्या प्रामाणिकपणाबद्दल इतकं नाव झालं होतं की त्यांना एकदा अशिलाला तुरुंगात जाण्यापासून वाचवलं वयस्कर अशिल चोरट्या मार्गांनी कस्टम ड्युटी न भरता माल आणीत असे अगदी लाच जायची वेळ आल्यावर त्यांनी गांधीजींना सांगितलं गांधीजींनी त्याला गुन्हा कबूल कर आणि दंड भर असं सांगितलं गांधीजी न्यायमूर्तींना भेटले आणि कस्टम अधिकाऱ्यांनाही त्यांनी खरी गोष्ट सांगितली त्यांच्या अहवालाबद्दल कोणतीही शंका घेतली गेली नाही आणि गुन्हेगाराला फक्त दंड झाला कृतज्ञता म्हणून त्या आशिलानं हा सर्व प्रसंग छापून घेतला आणि त्यांच्या कचेरीत लावला दुसऱ्या एका प्रसंगी त्यांच्या आशिलाच्या कागदपत्रात चुकीची हिशोबाची नोंद होती गांधीजींनी तो चूक दुसऱ्या बाजूला दाखविली आणि त्यावर प्रतिवाद केला न्यायमूर्तींनी याबद्दल प्रथम गांधीजींना दोष दिला पण निकाल त्याच्या बाजूने दिला न्यायमूर्तींनी दुसऱ्या बाजूला सांगितलं समजा गांधींनी ती चूक मान्य केली नसती तर तुम्ही काय केलं असतं गांधीजी उलट तपासणी घेण्यात प्रवीण होते न्यायमूर्तींना आणि वकिलांना त्यांच्याविषयी आदर वाटे त्यांची बरीच अशील गोरी होती भारतात आणि दक्षिण आफ्रिकेतही त्यांना असं आढळून आलं की शंभर खटल्यांपैकी नव्याण्णव खटल्यात भारतीयांना विरुद्ध न्याय मिळत नसे त्यामुळे त्यांनी म्हटलं एखाद्या तरी इंग्रजाला भारतातल्या निर्घ्ण आत्याबद्दल कडक शिक्षा झाली आहे का इंग्रज अधिकाराच्या खटल्याकडे आणि त्याला झालेल्या किरकोळ शिक्षेकडे पहा त्यांनी जाणून बुजून केलेल्या असहाय्य निग्रोंच्या छळाबद्दल ही विनोदी शिक्षा स्वताचे कडक नियम पाळून आणि कायद्याविरुद्ध अनेकदा ताशेरे झाडूनही गांधीजींचा व्यवसाय वाढत गेला भारतात त्यांनी फार कमी काळ वकिली केली दक्षिण आफ्रिकेत त्यांनी 20 वर्षावर वकिली केली सुरुवातीला त्यांनी चांगल्या वस्तीत घर भाड्यानं घेतलं एखाद्या नव्या बॅरिस्टरला शोभेचं घर थाडलं युरोपियन पद्धतीनं ते सजवलं रविवारी सुटीच्या दिवशी ते मेजवानी आयोजित करत त्यांचं घर सर्वांना खुलं होतं ते जवळच्या मित्रांना आणि सहकार्यांना घरी राहायला बोलवत त्यांचं ऑफिस घरापासून सहा मैल दूर होतं काही महिने ते सायकलवरून जात नंतर ते चालत जात असत त्या काळी ट्राम्पमध्ये भारतीयांना पुढच्या जागेवर बसायला परवानगी नव्हती म्हणून ते ट्रामनं जात नसत त्यांना त्यासाठी खास परवानगी मिळण्यासारखी होती हळूहळू त्यांनी स्वतःची राहणी बदलली आणि गरीब भारतीयांसारखे स्वतःला समजू लागले चाळीसाव्या वर्षी जेव्हा त्यांना दरमा सरासरी चार रुपये मिळायचे तेव्हा त्यांनी वकिली सोडून दिली आणि सार्वजनिक कामाला वावून घेतलं स्वतःची सर्व मालमत्ता आश्रमाला दिली स्वतः कष्ट करू लागले आणि शेतावर राहू लागले काही वर्षानंतर गांधीजींनी वकिलांच्या प्रचंड फीबद्दल त्यांचा निषेध केला भारतात न्यायालय महागडी आहेत असं त्यांचं म्हणणं होतं त्यांना लोकांच्या गरिबीशी काही घेणं नसतं वकील दर महिन्याला पन्नास ते एक लाख रुपये कमाई करू शकतो गांधीजी म्हणत वकिली हा काही ज्याच्याकडे आशने बघाव असा व्यवसाय नाही समाजावर वकील आणि न्यायालय यांचा पगडा नसता तर आपलं जगणं जास्त सुखाचं झालं असतं वकिली व्यवसाय माणसाला अनिती शिकवतो फितवलेले साक्षीदार दोन्ही बाजूला असतात पैशांसाठी ते स्वतःचा आत्मा विकतात न्याय निर्दोष असावा आणि वाजवी असावा महाग नसावा यासाठी न्यायपद्धतीत मूलभूत बदल व्हायला हवेत असे त्यांना वाटे ते स्वतः गरीबांचे खटले लढत आणि त्यासाठी फी घेत नसत आणि सार्वजनिक कामासाठी खटला चालवायचा असेल तर प्रत्यक्ष खर्चाखेरीज काहीही पैसे घेत नसत जेव्हा गरीब भारतीय रहिवाशांना तिथलं प्रशासन बेघर करत असे तेव्हा गांधीजी त्यांच्या बाजूने उभं आहात प्रत्येक खटला चालवण्यासाठी ते अतोनात परिश्रम घेत आणि फक्त एकशे रुपये फी घेत त्यांनी चालवलेल्या सत्तर खटल्यांपैकी फक्त एकाच त्यांना यपश आलं त्यांच्या कमाईपैकी अर्धी रक्कम ते धर्मादाय संस्थेला देणगी दाखल देत असत आपल्या देशातील लोकांना मानवी अधिकार मिळावेत यासाठी सरकारला विरोध करायला शिकवत त्यासाठी त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं आणि दक्षिण आफ्रिकच्या तसंच भारतीय न्यायालयातही त्यांच्यावर खटले चालविण्यात आल होते अनेकदा ते तुरुंगात गेल दक्षिण आफ्रिक ज्या कोर्टात त्यांनी दहा वर्ष वकिली कली त्याच कोर्टात त्यांना बिड्या घातलेल्या अवस्थेत आरोपीच्या पिंजरात उभं राहावं लागलं भारतात त्यांना अशा प्रकारे पहिली शिक्षा झाल्यावर त्यांचं नाव बॅरिस्टर यादीतून वगळण्यात आलं गांधीजींनी ब्रिटिश विरुद्ध असहकार पुकारला आणि पंचायतीचं पुनरुज्जीवन व्हावं याचा प्रचार केला. अशा प्रकारे कायदा मोडणाऱ्या या वकिलानं हाक दिल्यावर अनक् वकिलांनी त्यांची वकिली सोडली आणि स्वातंत्र्य चळवळीत त सामील झाल वकिलांच्या एका संघानं त्यांना अभिनंदनाचं पत्र पाठवलं होतं त्याला उत्तर दत्ताना तिणाल माझं नाव तर वकिलांच्या यादीतून काढून टाकलं आहे आता मला कायद्याच्या ज्ञानाचा विसर पडला आहे आता मी कायद्याचा अर्थ लावत न बसता कायदे तोडण्यात गुंतलो आहे